जीरो जेट नैसर्गिक जीरो किजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषि ऋषि श्री सुभाष पाकर भाग पंधरावा संत्रा मोसंबी लिंबू आवळा व पेरू आता मराठवाडा विदर्भातले आमचे मित्र आहेत त्यांचा मोसंबी संत्रा हा मुख्यच काय आहे मोसंबी संत्रा लिंबू तुमच्याकडे मोसंबी आहेस लिंबू आहेस पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यामुळं खांदिशा सुद्धा आहे तर मोसंबी संत्रा लिंबू आवळा पेरू नाही का हे सगळी पहिली घेऊया हलकी जमिनी संत अठरा बाय अठरा फूट आणि भारी जमन संत चोवीस बाय फूट कारण काय भाडी जमिनीमध्ये झिरो बजेटमध्ये खूप विस्तार होतो झाडाचा सुरुवातीला वाटते काका काय बारा बाय बारा घेतलं चालते पण पुढे कळतो की खूप झाडे वाढतात मग दाटतात दाटलं की नुकसान होतं आणि म्हणून हलक्या जमिनीमध्ये मगफाडीचा समोर येऊ शकता लिहासाठी ज्यांना आत्महत्या नाही करायची ते समोर येऊन बसा ज्यांना आत्महत्या करायच्या ते मागं बसा भिंतीला लागून बसा आता हा आहे संता किंवा मोसंबी किंवा लिंबू आहे ना किंवा आता आपण जसं दाविंबा वर्षी बोललो होतो ना तसं संत्राम मोसंबी सुरुवातीच्या सात आठ वर्ष नऊ दहा वर्षापर्यंत सुद्धा पूर्ण आकार घेत नाही नव्या दहाव्या वर्षी पूर्ण आकार त्याला मिळतो त्याच्यामुळं हे मधली जे ऊ सावली आहे प्रकाश आहे तो वाया जातो मध्ये खूप मोठी गॅप राहते आणि तो सूर्यप्रकाश पडण्यासाठी आपण चारच्यामध्ये आणखी काय लावणार संचा किंवा मोसंबी लावणार आहे तसंच तेच तंत्र तेच तंत्र पुढे पुढे जाईंबाज पुढे पुढे याच्या फाने याला झगड्यात लागल्या की याच्या माग काटत जायचं अशा तऱ्हेने हेच संचा आहे आणि दोनच्या मध्ये हा शौगाय हा स्टार आहे हा शौगा आहे आणि मग हे आहे तूर अधिक आंबाडी अधिक बाजरा या ठिकाणी सुरुवातीला आणि दोनच्या मध्ये हे जी उभीरेषा आहे ती आहे मिरची अधिक झेंडू आणि मग हे कडधान्य आहे लाल चिन्ह आणि दोन्हीच्या मध्ये हळद किंवा अतरक आहे हा मधला दांड आहे या मधल्या पाणी देण्याचा दांड आहे हा अगदी सेंटरला हा दोन ते सव्वा फूट रुंदा आहे आणि सव्वा फूट खोल आहे व्ही शेप याच्या दोन्ही बाजूनं आपण पाडेभाज्या लावलेल्या आहेत कांदा मुळी गाजर सलगम बीटरूट पालक मेथी सगळंच कोशिंबीरचे जे आहे ते सगळं लावलेले आहे अशा त्वरेचं त्याचं स्ट्रक्चर आहे लिया मोसंबी संत्रा लिंबू आवळा पेरू लिया संत्रा मोसंबीला पानथळ जमीन चालत नाही जास्त चुनखडी असेल तर शारीरिक वाढ खूप होते फळ लागत नाही तर शारीरिक वाढ खूप होते विस्तार खूप होतो पण फलदारणा होत नाही फुलं गळून पडतात जर पांथर नसेल तर काही जमीन सुद्धा आपल्याला वापरता येते पानथळ जमीन नसेल पाणी पकडणारी जमीन नसेल चिबट नसेल काय म्हणतात याला हां चिबट नसेल आणि शारपट नसेल तर काही जमीन सुद्धा याला चालते संत्रा मोसंबी हे बाराशे मिलीमीटर पाऊस असेल तर कोरोडोव सुद्धा घेता येते किंवा लिंबू सुद्धा बाराशे मिलीमीटर पाऊस असेल व संपूर्ण पाणी आपण जिरवणार असू तर बाराशे मिलीमीटर पावसात कोरोडो म्हणून घेता येते संतऱ्याला किंवा मोसंबीला पितृवृक्ष म्हणजे रुष्टॉक साठी हलक्या जमीत ईडलिंबू म्हणजे जंबेरी हलक्या जमीत ईडलिंबू म्हणजे जंबेरी व भारी जमिनीत रंगपूर लिंबू उत्तम असतो रंगपूर रंगपूर लिंबू हा उत्तम असतो रंगपूर लिंबाची एक जात आहे या दोन्हीपेक्षा साखर लिंबू असेल तर सर्वोत्तम साखर लिंबू सुद्धा एक वेगळी जात आहे लिंबाची या दोन्हीपेक्षा साखर लिंबू असेल तर स्टॉक हा अतिउत्तम असतो संतरा मौसंबी साढ़ेसाशे मिलीमीटर पाउस वे पद्धति वेगती सुद्धा मनु सुधा घता रू स्टॉक बदलाव लगत संत्रा मोसंबी लिंपू ज्या रुटे सी रूटे आहे, कुटुब रूटे रूटेशी कुटुंबातील आहे कुटुंबाचं नाव आहे रूटेशी, त्यास कुटुंबात कवट व बेल सुद्धा येतो जर आपण बारा बाय बारा फुटावर कोरडो शेतीमध्ये पक्व झालेल्या कवठाच्या दोन बिया बिजागुताचा संस्कार करून टोकल्या म्हणजे डोबल्या तर त्यापासून वाढणाऱ्या रुस्टॉकवर पुढल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संत्रामोसुंबीच्या कलमा भरता येतात व करोडो संत्रामोसुंबी घेता येते गे। त्याचा आकार लहान असल्यामुळे आपण बारा बाय बारा हे अंतर घेणार आहोत म्हणजे कवठावसुद्धा आपल्याला आता काय घेता येते संत्रा घेत फक्त आता कौट पिकलेले घ्यायचे जमा करायचे बिया वेगळ्या करायच्या त्या बिया जाग्यावर लावायच्या जाग्यावर लावायच्या एका एकाच कुटुंबातील असल्यामुळं हा चमत्कार आपल्याला करता इतकंच नाही इतकंच नाही तुम्ही एक वांग्याचं झाड लावा घेऊ नका लावा मी लेहा म्हटलं नाही लावा आणि वांग वाढलं चांगलं झाड मस्त झालं एका फांदीवर मिरची कलम बांधायची एका फांदीवर टमाट्याची कलम बांधायची एका फांदीवर शिमला मिरची कलम बांधायची आणि बाकीच्या फांद्यावर वांगे एकाच वांग्याच्या झाड्यावर तुम्हाला वांगे मिळतात शिमला मिरची मिळते मिरची मिळते आणि टमाटो सुद्धा मिळते का हे सगळे एका सोन्याची कुटुंबातले एकाच कुटुंबातले म्हणजे तुम्ही करा भाजीवाला उत्पादन असून हा प्रयोग जरूर करावा रू करावं आणि मला दाखवावं कलम हे मायापासून शिकाय ना तुम्ही एकाच आघाडीची काडी पाहिजे नाही त्याच्यावर ती कलम आणायची आणि फसून द्यायची कीक करून कासून आणि प्लास्टिकनं बारून द्यायची <laughs> बर टमाटेस टमाटेस त्या कृष्ती विद्यापीठात आणून दाखवा पावना चमात आमची टेक्नॉलॉजी दाखवा मला तुमच्या विद्यापीठाला काळ हे एकाच कोळ्यातले आहे कुटुंबातले तसंच रुपेशजी कुटुंबातले हे सगळे आहे त्याच्यामुळे आपल्याला बेलावर सुद्धा संचा मोसंबी घेता येतो कवठ्यावर सुद्धा घेतो आणि कवट बेल कसं आहे अत्यंत कौरोग आहे म्हणजे दुष्काळी प्रदेशातलं ते झाड आहे काटक का भयंकर त्याच्यामुळे मराठवाड्यात किती किती शे पडला काळजी नाही आपले संचा येणार म्हणजे येणार फक्त खालचं जगवलं बाजी झालं आठवलं तीन वर्ष अशा तऱ्हे आपण आहे संत्रामोसंबीच्या कलमा नर्सरीतून आणू नका आपण काल सांगितलं सोटमूट दुखते की नाही वय घट्ट आणि दुष्काळात टिकत नाही मराठवाड्यातल्या ज्या संत्रा भागा वाढल्या ना त्याला कारण ते सुद्धा आहे नर्सरीतल्या कलम आणल्या ते सुद्धा आहे म्हणून नर्सरीतल्या कलमा आणायच्या नाही सरळ जाग्यावर स्टॉक लावायचं है ना आता इडलिंबूचा शोध घ्यायला पाहिजे है ना इडलिंबूचा काय घ्यायला पाहिजे शोध घ्यायचा पाहिजे जिथं जिथं झाडं असतील असते जे संत्रावायकांनी त्यांना म्हणाचं का वर्ष छाटून टाक खालचं जे शेंडी येईन खालचे बुड्यातले स्टॉकमधले ते वाढव म्हणजे इडलिंबू वाढला ठीक त्याला जे फळ जमा करा आणि ते आपल्या लावण्यासाठी आता मिळतच नाही संघ आता ते इडली मग मिळतच नाही तर ठीक आहे जिथे नर्सरी आहे त्याला म्हणायचं कळ्या तू मुळीच्या शेंडापर्यंत खोत वधी कुटपंत घे मुळीच्या शेंड्यापर्यंत दीड दोन फूट आणि मग माती उकरत उकरत ती हळूस काय करायची तरी तो सोटमूळ तुटतेच किती बी प्रयत्न केला तरी शेंडा त्याचा म्हणून दोन्ही आहे नाही मिळाला आना, आणा तो काही वाद नाही आहे पण सांगून ठेवतो जर शक्य असेल तर इडलिंबूचे झाडं बघा शोधा आणि जिथं मिळेल त्याला पैसे देऊन लगेच त्याचं ऍडव्हान्स बुकिंग करून टाका आणि ते फळं घेऊन या त्या बिया वापरा नाही मिळाला तर जिथे नर्सरी आहे आमच्या विदर्भात आहे मराठवाड्यात सुद्धा आहे नर्सरीची नर्सरी तिथून सुद्धा तुम्हाला बी आणता येईना लिंबूच लिंबूचा दुष्काळ आहे लिंबाचं बीज लावायचं उत्कृष्ट झाड पाहून त्याचं बीज लावायचं रोप लावायची चांगलं लिंबू पाहायचं भरपूर फळ लागलेलं पण दुष्काळ म्हणजे अतिशय कमी पाण्यात जगणार दुष्काळात काय ना आणि त्याचे लिंब घ्यायचे बियासाठी त्याच्यामध्ये ती गुंधर्ग आलेली असती दुष्काळाला प्रतिबंध करण्याचं काय म्हटलं इडलिंबू म्हणजे जंबेरी रुस्टॉक कलम करण्यासाठी खाली खाली बुडा जसं द्राक्षाचा रुस्टॉक लावतो ना आपण बेंगलोर डॉगरीत आणि त्याच्यावर कलम करतो तसं त्यासाठी कारण इडलिंबू हे अत्यंत काटक असते दुष्काळ सुद्धा ते टिकून राहते मरत नाही म्हणून इडलिंबू जर लावला तर त्याच्यावर आपल्याला खालचं जे आहे दुष्काळातलं ते सगळं सांभाळून घेतो गाड मरत म्हणू इडलिंबू समजलं का आता तुम्ही इडलिंबू पाहिलं असे तर तुम्हाला काय करेल <laughs> नंतर आपल्या मोसंबीचा कलम करायच आपले मोसंबी तो माई तुम्हाला सांगतो पुस्तकात दिलाय माझ्या माझ्या पुस्तका सगळं दिलेलं आहे ठीक आहे था घ्या दोनच्या मध्ये शेवगा घ्या जिन्षा त्या ठिकाणी शेवगा पुढे शेवग्यावर वान शेवगा हा सतत नायट्रोजनचा फ्लोरटा कळेल संत मोसंबी लिंबूला हा स्वडो असतो कमी पाण्यात टिकतो आच्छादनासाठी मटेरियल सुद्धा देईल काष्ट सुद्धा देईल आच्छादनासाठी काष्ट सुद्धा देतो आणि शेंगापासून उत्पादन सुद्धा देतो शेवगा आणि संत्रा मोसंबी लिंबूच्या मध्ये तूर घेतलेली आहे व चुरी दोन बाजूला मिर्ची है मुर्ची मधे कड़धान्य है प्रत्येक दोनों मधे कड़धान्य है लाल चिन्ह कड़धान्यान चार महीनपर्यंत नाइट्रोजन पुरवत सतरा मौसंबी आयुष्य संप्यान तूर नायट्रोजन पुरने सुरू करते कडधान्याचं आयुष्य संपल्यानंतर तुरीची झाड़ संत मुस्लिम लिंबूला नायट्रोजन पुरवठा चालू करतात तुरीचं आयुष्य संपल्यानंतर शोगा नचपुरवठा सुरू करतो तुरीचं आयुष्य संपल्यानंतर शेवगा नचपुरवठा सुरू करतो व तो कायम ठेवतो पुढे पुढे कायम ठेवतो म्हणजे आपण नकाचा सतत पुरवठा चालू केलेला आहे मिरची सावलीत वाढ वार्ना, वाढणारी असल्यामुळे मिरची सावलीत वाढणारी असल्यामुळे व वा हळद सुद्धा सावलीत वाढणारी असल्यामुळे आपण त्याचं नियोजन केलेलं आहे सावली तो निधन के तूर आ शोग मध्यम दर साढ़चार फुटा कि फुटा दोन ओ फाड़ दस साढ़चारे सहा फुटा वर दोन ओत अठारह फूट अति साढ़चारोन ओंतर चौवीस अह फूट हे ना दोन वेळी आहे ना या किती अंतर येते साडेचार किंवा सात त्याच्या सेंटरला त्या दोन वेळीच्या सेंटरला हो सेंटर पट्ट्याच्या मध्ये तीन फूट लुंद एक फूट खोल अशी व्ही आकाराची नाली काढलेली आहे अशी व्ही आकाराची नाली काढलेली आहे ती पाणी देण्यासाठी सिंचनाला पाणी देण्यासाठी व आणखी कायसाठी झाडाच्या मुळीजवळ अतिरिक्त पाणी असेल त्याचा विचार करण्यासाठी वापसा निर्माण करण्यासाठी हर्दीची गावराने वायगाव हळद लावावी हलदी की वायगाव दवा जी सगत जास्त कुरकुमीन देते जीती मध्य सगड़त जास्त कुमीनच प्रमाण वाय गाँव तुम्हारा बेल बेन मिले थोड़े थोड़े मिले बाकी वाड़ते वायगाव हड़द ही असल गावरा है विदर्भ पिकते जास्त तिच मधे सगत कु कुरकुमी प्रमाण् आंदे खूब औषधी खूब औषधी तुम्हारे वर्धा जिहतर आका इतना कहीं अपन बरस काम है वाइवाव अपने गटात नागपुर तसेच अज सुधा खास गावरा जो वई तालुक्यात खूब दिवसपून चलता आदरब खास गावान बारीक बारीको छोटा तिकट अतो खूब खूब तिकट आतो तो गावान वाई तालुक्यात सतारा जिले में मिलत अजरक सतारे लाव वाई तालुक्यात, वा, तालुक्यात जास्त लगव है कोरेगा सुधा है तिकडे तिक मान तलुक्या ता खटाव तालुक्या सुधा कई लोग मगर नाली काठा क्या लवा चल हाँ भाजी पलाभाजा कदा लसूण कांदा, लसून गाजर मुड़ा सलगम बिटलूट को पालक मेथी सुका शेपू येल्ला झालं आणि जे डाळिंबाला सांगितलं का नाही ते शेड्यूल जीवामृताचं याला पीक संरक्षण सा? तेच द्या डाळिंबामध्ये जीवामृत पाणी आणि पीक संरक्षण जे सांगितलं ते सुद्धा सा यालाच सगळं सेम टू सेम आणि जसं मी मोसम आपल्या याला डाळिंबाला सांगितलं की हे मधलं जे झाड जास्तीचं घेतलं आहे आपण जस जसं ते छटत न्यायचं आहे ना शेवटी अंतिम कटवून टाकायचं आता जे संत मोसंबी घेत आहेत त्यांचे पत्ते फोन नंबर लिहात आपल्या पद्धतीनं हे बघा तुम्ही जर आमचे संत संत्राला बेगण्या लावतात कायच्या बास्याच्या ला लावतात ना आणि तो वर्षातून तीन वेळा जाळं तोडतात प्रचंड मशागत आमचे संत्र्याचे मॉडेल बघा मशागत नाही मोसंबीमध्ये नाही संत्र्यामध्ये नाही दाक्षामध्ये नाही डाळिंबामध्ये नाही मशागत नाही उसामध्ये नाही तुम्ही जमीन नाही शोधत असे खाली बघावं लागते ते तण काढून जमीन कुठे हे ज्याला हे म्हणतो हराई हराई हराई दिसली की विद्यापीठवाले ए के फिफ्टी धावतात तिच्या बाबतीत केव्हा इला खतम करतो तेव्हा आमच्या बागेत हराईतले तुम्ही द्राक्ष दाईंब बघा जिथं जास्त हराळी आहे तिथं गच्च दाळिंब आहे गच्च येईल मोठे गड हराई जमिनीचं सहसण करते ओलावाट ठिकून ठेवते आणि मुळांना माया ममता देते झाडांना जास्त जगवते आणि फळं देते म्हणून ज्यांच्याकडे हराई नसेल त्यांनी दुसरीकडून खोदून लावा आणि मग चमत्कार बघा आमच्या संध्याबागेमध्ये संध्याबागेमध्ये मशागत तर नाहीच मशागत नाही तुम्हाला बासे लावलेले दिसणार नाही फळांनी लदबून गेलेल्या बागा फळा फांद्या अशा जमिनीला टेकल्या पण तुटल्या नाही आईला लेकडू भारी होत नाही लक्षात ठेवा आईला लेकडू भारी होत हा चमत्कार तुम्ही जाऊन बघा रासायनिकमध्ये एकाच फळभांधिला समजा पाच मोसंबी असला पाच संत्रे असले एक एवढंच असतं हे एवढं असतं एक, एक, एक मोठं असतं दोन लहान जण असते तुम्ही आमच्या याच्यावर बघा आणि चमत्कार सात खेळाकाराचे पाचसे एकास फळ बांधले कारण आईजवळ अन्नाची कमतरता नसते दहा लेखर झाली तरी दुधाची कमी असते का आणि म्हणून हा चमत्कार तुम्हाला बघायचा आहे नर विदर्भर ले विदर्भर तुम्हें दोनों पहू श मराठे सुधाते मॉडल पहुन गया बहुत बढ़िया है बासे नहीं कहीं नहीं लटपटून सत्या है जेव बारह हजार रुपये टना भाव होते सत्या मार्केटलागपुर आम चला बास हजार रुपये मिला दुप्पट काल हा टाऊिकाऊ लंब तुम्हें न्या त्याला काही होत नाही आणि आपतिम स्वाद असतो त्याच्यामुळं ते व्यापारी टपून असतात केव्हा येते याचा मान